डॉक्टर सी के देसाई यांनी मराठी ओविबद्ध अनुवाद केलेल्या श्रीमुद्गुल पुराणातील अठ्ठावीसावा अध्याय आपण आता वाचणार आहोत त्याचं नाव आहे मत्सरासुरचेष्टित कथनम नाम ओम श्री गणेशाय नम देव कश्यपदासी शरण जाती दैत्यांची करणी त्यास सांगती विव्वल भयभीत होते चित्ती प्रार्थना करीती नम्रपणे दुष्टे मत्सरे जिंकिले देव अपवाद नसे वासव इंद्रा पकडून नेती किव आमची कोण करणार कश्यपा तू आमचा पिता मनी शार्दूला राखी आता भय वेवला जीवन आशे दुख्यता सोडवी मत्सरा पासून या देवाचे वचन ऐकून वशिष्ठाधी मुनी गमन केले ब्रह्मलोकी तक्षण कश्यपे वंशवृद्धी वंशवृद्धीसाठी सत्य लोकात जाऊन ब्रह्मदेवांसी भेटून नेमून भेटून नमून विविध परींची स्तुती करून करांची ओंझळ जोडून म्हणे मत्सराने देव जिंकले इंद्रासही पकडून नेले देव लोकांचे राज्य घेतले आता स्वामित्व त्या दैत्याचे त्या परमदारुण दंडावे दैत्य देवांचे स्वप्द त्यांशी द्यावे स्वामी जगन्नाथा ऐसे करावे तुझ वीण अन्य नसे गती तूच आमच राहता तूच आमुचा रक्षण करता त्यांच्या त्या करुण वचना ऐकता चित्तपिता देवऋषी ऐका मत्सरासुराच्या रहस्यासी शिवराने प्राप्त सर्व लोकांचे म्हणून मी असर, असमर्थ असत विष्णूसर शरण जाऊन विष्णूस शरण जाऊया त्वरित तुम्हा सर्व समवेत बोलून ऐसे निघाला देव मुनीस प्रजापती, जाऊन वैकुंठ लोखा नमस्कार करूनी स्तुती, करिता विष्णु की हे पालक विष्णुदेवा आमचा वृत्तांत ऐकावा इंद्र देव सोडवावा मत्सरा सुरे त्यासी पकडिले युद्धांत सारे देव पराजित महाविष्णू आपण स्वस्त पालक साऱ्या जगाचे तात रक्षण आता करावे विष्णुदेवा उत्तर देती ब्रह्मदेवासी ऐकून उगती प्रजापते राज प्रजापते मजन शक्ती मत्सरा सुरा जिंकण्याची तो दैत्यपुंगव झाला मत्त शिवाच्या वरदाने विश्वात म्हणून इशरण जाऊया त्वरित शंकरासीच निशय ते सर्वांशी मान्य झाले सारे कैलास हावरी गेले शंकर वंदुन विष्णू मनाले ऐका प्रार्थना शिव शंभो शूलपाने जगन्नाथा नमन सर्वसाक्षा शंभो तुझं वंदन भगवंता महादेवा नमन भक्तीपूर्वक आमुचे राजसरूपे तूच निर्मिसी म्हणून तू ब्रह्मा अससि तूच पालक विष्णुरूप होसी रुद्र स्वरूपी संहार्ता पंचम मुखा पंचमुखा योग्या योग्या सी निर्गणा निरुपा ब्रह्मभूता सी नमन आमचे तुझसी मत्सरा सुरे केला आकांत त्याने सुरसृष्ट सुर। त्याने सुरऋषींच पिढा दिली समस्त पृथ्वी जिंकली इंद्राशी संरक्षणा त्वरित करी श्रेष्ठ देव पालका विष्णू चे वचन ऐकून शिवचिंता, शिवचिंता युक्त उन्मन म्हणे विष्णू मुख्यास त्या वचन दैत्यास वर त्या दिला त्याच्या उग्र पे संतुष्ट झालो महादुर्लभ वर्ग देऊन चुकलो आता जनार्दना कष्टी झालो तरी शक्य दैत्यनाश विषवृक्ष तो देवेशा उपाय तुझला अन्य सुचे का विचार करी शिवाचे वचन ऐकून विष्णू परमकंपित म्हणती तक्षण दुःख हृदय होऊन शंकरा तू करता अ तू ऐसे विपरीत वदसी आम्ही काय करावे या समयासी आता राहू कैलासी तुझ्या सन्निध महादेवा आम्ही दैत्यवश कैसे राहू वैकुंठादी लोकांसी कैसे जाऊ तुझ्या सान्निध्यातच राहू जिविताचा वनवास वैकुंठ सत्यलोक जिंकील मत्सर तेथ राहील परी येथ न येईल भक्तिभावामुळे तुझ्या विष्णुचे वचन ऐस ऐकून शिव निशि शिव निश्वासयुक्त बैसला उनन कृती महान ऐकदक्षा दुर्दम्य ओम्ती श्री मदाते पुराणपनिषदि श्रीमनगले महापुराणे प्रथमखंडे वक्रतुंडच मत्सरा सुरचेत कथनं नाम अष्टविशोध्याया समाप्त अषवशोध्याय सामत श्री गजान अध्याय अठावीसावा संपूर्ण